ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अठरावा वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म श्रीकृष्ण म्हणतात ग्रहस्थाश्रमी मनुष्य जर वानप्रस्थ आश्रमात जाऊ इच्छित असेल तर त्याने आपल्या पत्नीला पुत्राकडे सोपवावे किंवा आपल्याबरोबर घेऊन जावे आणि आपल्या आयुष्याचा तिसरा भाग वनातच राहून शांतताने व्यतीत करावा वनातील पवित्र कंदमुळे आणि फळे खाऊनच त्यांनी उदरनिर्वाह करावा वस्त्राऐवजी झाडांच्या साली झाडांची पाने मृगचर्म यांचाच उपयोग करावा केश लव नखी दाढी मिशारूप शरीरावरील मळ काढू नये दात दंतमंजन इत्यादीने घासू नयेत पाण्यात शिरून दिवसातून तीन वेळा स्नान करावी आणि जमिनीवरच झोपावी उन्हाळ्यात चार बाजूला अग्निकुंडे पेटून त्यामध्ये राहून डोक्यावर ऊन घ्यावी हे पंचाग्नि साधन होय पावसाळ्यात अांगावर पावसाचा मारा सहन करावा थंडीच्या दिवसात खळ्यापर्यंत पाण्यात बुडून राहावी अशा रीतीने राहून तप करावे अग्नीत भासलेली अन्न किंवा काळानुसार पिकलेली फळी खाऊन भूक भागवावी ते बारीक करण्याची आवश्यकता असेल तर उखडामध्ये घालून किंवा दगडांनी ठेचून कुटावी किंवा दातांनी चावून खावी देश काळा आणि आपल्या शरीराची कुवत पाहून पोट भरण्यासाठी लागणारी सर्व सामग्री स्वतःच जमवावी दुसऱ्याने दिलेल्या वस्तू वापरू नयेत वानप्रस्त आश्रम स्वीकारलेल्याने वनातील वस्तूंनीच चेरू पोरोडाश इत्यादी हविशान्य तयार करावे त्याचपासून त्या इष्टी कराव्यात वेदविहित पशुबलिने माझे यजन करू नये वानप्रस्थाश्रम्यांनी अग्निहोत्र दर्शपूर्ण तसेच चातुर्मास यादी ग्रहस्थाश्रमाच करावेत असे सांगितले आहे अशा प्रकारे तपाच आचरण करीत क्रोश झालेला मुनी तपोमूर्ती स्वरूप माझी आराधना करून प्रथम ऋषी लोकात जातो आणि नंतर तेथून माझ्या लोकी येतो जो मनुष्य अतिशय कष्टाने केलेली आणि मोक्ष देणारी ही महान तपश्चर्या क्षुद्र फळांच्या प्राप्तीसाठी करतो त्याच्या इतका मूर्ख कोण असेल जेव्हा वानपृाश्रमी आपले आश्रमाच्या नियमांचे पालन करण्यास असमर्थ होतो म्हातार्पणामुळे त्याचे शरीर थरथर कापू लागते तेव्हा भावनेनी अंतकरणात यज्ञाच्या अग्नीची स्थापना करावी आणि आपले मन माझ्या ठिकाणी लावून अग्नीमध्ये प्रवेश करावा कर्माचे फळ म्हणून जे लोक प्राप्त होतात ते नरकाप्रमाणे दुःखपूर्ण आहेत असे वाटून जर पूर्ण वैराग्य आली तर विधीपूर्वक अग्नीचा त्याग करून संन्यास ग्रहण करावा ज्याला सन्यास घ्यायचा असेल त्याने शास्त्रानुसार मला उद्देशून यज्ञ करावा नंतर आपले सर्वस्व ऋतुजा देऊन टाकावे यज्ञाची अग्नी आपल्या प्राणात विलीन करावी, आणि नंतर कसलीही अपेक्षा न ठेवता सन्यास ग्रहण करावा जेव्हा ब्राह्मण संन्यास ग्रहण करू लागतो तेव्हा देव व स्त्रीपुत्राधिकांच्या रूपाने त्याच्या संन्यास ग्रहणामध्ये विघ्न आणतात कारण ते असा विचार करतात की हा आमची अवहेलना करून परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी चालला आहे संन्यासाने वस्त्र धारण केलेच तर फक्त लंगोटी व त्यावर एक लहानशी छाटी असावी संकट काळ नसेल तर त्याने फक्त दंड आणि कमंडलूप या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही पूर्वी टाकलेली वस्तू बाळगू नये डोळ्यांनी पाहून जमिनीवर पाऊल टाकावे पाणी वस्त्रांनी गाळून पाहावी सत्याने पवित्र अशीच वाणी उच्चारावी आणि मनाला पवित्र वाटेल असेच आचरण करावे उद्धवा वाणीचा मौन शरीराचा काम्य कर्मत्याग आणि मनाचा प्राणायाम हे दंड होत ज्याच्याजवळ हे तिन्ही दंड नाहीत तो केवळ बांबूचे दंड घेऊन संन्याशी होत नाही संन्याशाने निंदीत आणि पतित सोडून चारही वर्णाकडून भिक्षा स्वीकारावी प्रथम न ठरवता फक्त सात घरातून भिक्षा स्वीकारावी भिक्षेमध्ये जे काही मिळेल त्यात संतुष्ट असावे अशा प्रकारे भिक्षा घेऊन गावाबाहेर जलाशयावर जावे ते तेथे हात पाय धुवून पाण्याने प्रोक्षण करून भिक्षा पवित्र करावी नंतर शास्त्रोक्त पद्धतीने भिक्षेचे भाग ज्यांना त्यांना देऊन जे शिल्लक राहील ते मौन धारण करून सर्व खावे संन्याशाने सगळीकडे एक्यानेच फिरावे कुठेही आसक्ती ठेवू नये इंद्रिय ताब्यात ठेवावीत आत्म्याशीच खेळावे आत्मप्रेमातच तन्मय असावे प्रतिकूल परिस्थितीतही धैर्याने वागावे आणि परमात्म्याला सगळीकडे समदृष्टीने पाहत राहावे संन्याशाने निर्जन पण निर्भय अशा एकांतात राहावे माझ्यावरील प्रेमाने त्याचे हृदय विशुद्ध असावे त्याने स्वतःला माझ्यापासून अभिन्न समजावे त्याने आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचे बंधन मोक्ष या संबंधी विचार करावा व असा निशय करावा की विषयोपासून पाचही इंद्रिय यांना जिंकावी भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्या बाबत असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे पवित्र देश नद्या पर्वत वने आणि आश्रमांनी परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावी फक्त भिक्षेसाठीच नगर गाव गवळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे शक्यतो वानप्रस्तींच्या आश्रमातूनच भिक्षा मागून आणावी कारण शेतात पडलेल्या धान्यापासून ते अन्न शिजवतात म्हणून ते पवित्र असते आणि ती खल्ल्याने चित्तशुद्ध होऊन ताबडतोब मोह नष्ट होतो संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते कुठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये संन्याशां आत्म्यासनारे मन वाणी और प्राणी संघात हे जग मे माया है निश्चय करग करावा व आत्मस्वरूप स्थिर राहन या कधी ही स्मरण करू नये ज्ञाननिष्ठ विरक्त अथवा कशा की अपेक्षा नाझा भक्त यानी आश्रम कि चिन्ह व शास्त्रा ने संगित विधि निषेधां पर्वा न करता स्वच्छंदपे वगा बुद्धिमान ही बालका प्रमाण खेला हुशार अर्खाप्रमाण रहा विद्वान अद्यासारखे बड़बड़ावे वेदवेत्ता ही पशुप्रमा वगा वे। वे। वेद वे। वेदा विषयी वोहापोह हो करू नए पाखंड नावी तर्कवितर्क करू नए आरडया वाद विवाद कुना की बाजू घे होने धैर्यवाना क्या कहीं त्रास वाटना नहीं आनाला त्रास देना नहीं एखाद्या ती निंदा के लिए तरी ती प्रसन्न मनाने सहन करावे कुना अपमान करू नए एखाद पशुप्रमा अपने शरीर हो ही भर लेकिन जस वेगवे एक, वेग एक सर्व प्राणी रा शरीर सुधा एकाच सत्वा बन मूलद्रव्य सुधा एक असा विचार करावा संयाशा ने एख्या दिवसी भोजन मिलाली नहीं तरी दुखी होता है किंवा मिळाले तरी हर्ष मानू नये त्यांनी धैर्य धरून भोजन मिळणे अगर न मिळणे हे प्रारब्धाच्या अधीन आहे असे समजावे भिक्षेसाठी प्रयत्न करणे योग्यच आहे कारण त्यामुळेच प्राणांचे रक्षण होते प्राण वाचले तरच तत्वाचा विचार करता येईल आणि तत्वविचाराने तत्वज्ञान होऊन मुक्ती मिळेल संन्यासाने प्रारब्धानुसार चांगले अगर वाईट भिक्षांना मिळेल तेच खावे वस्त्रांनी अंथरुण पांघरून सुद्धा जे मिळेल त्यावरच काम भागवावे ज्ञानीपुरुषांनी पावित्र्य आचमन स्नान किंवा इतर नियम शास्त्राची आज्ञा म्हणून पाळू नये मी ईश्वर सर्व कर्मे जशी लिलया करतो तशी त्याने सहज जमल्यास करावीत पुरुष भगवंतांना सगळीकडे पाहतो म्हणून त्याची भेददृष्टी मावळलेली असते शरीर सुटण्यापूर्वी कदाचित अशी भेददृष्टी वाटली तरी सुद्धा मरणानंतर तो मलाच येऊन मिळतो जितेंद्रिय पुरुषाचा जेव्हा असा निश्चय होतो की विषयांच्या भोगांचे फळ दुःखच आहे तेव्हा त्याने विरक्त भावे आणि माझ्या प्राप्तीचे साधन त्याला माहीत नसेल तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना शरण जावे श्रद्धावान व गुरूचे दोष न पाहणाऱ्या गुरुभक्त गुरु शिष्यानी जोपर्यंत ब्रम्हज्ञान होत नाही तोपर्यंत मलाच गुरूंच्या रूपामध्ये पाहून त्याची आदरा सेवा करावी परंतु ज्यांनी पाच इंद्रिय मन या सहावर विजयी मिळवला नाही ज्याचे इंद्रियरूपी घोडे आणि बुद्धिरूपी सारथी हे दोघेही बिघडलेले आहेत तसेच ज्याच्या हृदयात ज्ञान आणि वैराग्य नाही तो जर त्रिदंडी संन्यासाचा वेश धारण करून आपले पोट भरत असेल तर तो संन्यास धर्माचा नाशच करीत आहे असे समजावे शिवाय तो देवांना स्वतःला आणि आपल्या हृदयात असलेल्या मला फसवण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतात म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन्ही लोकांना तो गमावून बसतो संन्यासाचे मुख्य धर्म शांती आणि अहिंसा वानप्रस्ताचे मुख्य धर्म तपश्चर्या आणि तत्वविचार गृहस्थाश्रमीचे मुख्य धर्म प्राण्यांचे रक्षण व यज्ञयाग आणि ब्रह्मचार्याचा मुख्य धर्म गुरूंची सेवा होईल फक्त ऋतुकाळीच आपल्या स्त्रीशी सहवास करणाऱ्या गृहस्थाचे सुद्धा ब्रह्मचर्य तपश्चर्य पवित्र्य संतोष आणि सर्व प्राण्यांबद्दल प्रेमभाव हे मुख्य धर्म होत माझी उपासना तर सर्वांनीच केली पाहिजे अशा प्रकारे जो अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रम धर्माच्याद्वारा माझ्या सेवेत तत्पर असतो आणि सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझीच भावना करतो त्याला माझी दृढ भक्ती प्राप्त होते उद्धवा सर्व लोकांचा स्वामी सर्वांची उत्पत्ती आणि प्रलयाचे परमकारण ब्रह्म अशा मला तो अखंड भक्तीच्या द्वारा प्राप्त करून घेतो अशा प्रकारे तो ग्रस्त आपल्या धर्माचे पालन करून आपले अंतकरण चांगल्या तऱ्हेने शुद्ध करून माझे स्वरूप जाणतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन लवकरच मला प्राप्त करून घेतो मी तुला हा वर्णाश्रमाचे पालन करण्याचा आचार धर्म सांगितला आहे हे करताना जर तू माझ्या भक्तीने संपन्न असेल तर खात्रीने मोक्षाची प्राप्ती होते होती उद्धवा तू माला जो प्रश्न विचारला होतास उत्तर मैं दिल्ली धर्मा करना भक्त परब्रम्हस्वरूप माला कशा रीति ने प्राप्त हो संगित यठिका अठरावाध्यायी समाप्त हो भगवान श्रीकृष्णार्पण बसतु